पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र हे वाचक मिलिंद पव्हाणकर तंत्र पहिले मित्रभेद कथापाचवी एका गावात एक, एक साडी आणि एक सुतार असे दोघे अगदी लहानपणापासून ते मित्र होते एकमेकांच्या सुखदुःखास ते नेहमी सहभागी असत एकदा देवाच्या उत्सवानिमित्त त्या गावी देवदर्शनासाठी आलेल्या एका लावण्य संपन्न तरुण राजकुमारी त्यांनी पाहिले तिला पाहता एखाद्या भूताने झपाटल्याप्रमाणे चाळीत कामशयांनी घायाळ होऊन बेशुद्ध पडला सुताराने त्याला शुद्धीवर आणण्याचे पुष्कळ कर उपचार करून आपल्या ओळखीच्या रुखांच्या त्याला घरी आणले चाळी शुद्धीवर आल्यावर सुताराने त्याला विचारले तू एकदम बेशुद्ध पड़ा पड़ा। का पडलास काय झाले तुला साली मित्रा साली म्हणाला आजपर्यंत माझ्या आयुष्यात तुझ्यापासून लपवून ठेवावी अशी एकही गोष्ट घडली नाही तू विचारतो आहेस म्हणून सांगतो तू माझा खरोखरीचा मित्र आहे तेव्हा अभिनिकायर आता मला या जगात जगणे शक्य नाही आजपर्यंतच्या आपल्या आयुष्यात माझ्याकडून कळत नकळत तुझे काही अपराध झाले असतील तर मला त्याबद्दल क्षमाफेरी असे म्हण म्हणजे मी सुखाने म्हणे आपल्या मित्राचे हे निर्बाण इतके बोलणे ऐकून सुताराचे डोळे पाण्याने भरून आले तो दुःखी सुराने म्हणाला मित्रा काय झाले आहे तरी काय तुला यावर काही उपाय निघतो का ते पाहू असा एकदम धीर सोडू नकोस औषध योग्य सल्ला आणि आतली बुद्धी या तीन गोष्टी आपल्या जवळ असल्यावर अशक्य काय आहे यापैकी कोणत्याही मार्गाने तुला हवे ते प्राप्त करून देण्याची धमक तुझ्या या मित्राच्या अंगात आहे बाबा रे टाळी म्हणाला तू सांगितलेल्या कोणत्याही मार्गाने ही गोष्ट साध्य होणार नाही मग उगा तोंडाची वाफ कशाला दौडू मला दुःखात कळमळत ठेवण्यापेक्षा एकदा लवकर कायतो तो सूक्ष्मोक्ष लावून टाक मित्राचे हे निर्वाणीचे उद्गार ऐकून स्वतःही त्याचे बरोबर अग्निमध्ये प्रवेश करण्यास तयार झाला आणि म्हणाला तुझा वियोग मला सहन होणार नाही तेव्हा आपण दोघेही एकाच वेळी अग्निप्रवेश करू त्यात हे अगाध कळीम पाहून चाळी म्हणाला देवळाजवळ राजकन्येला पाहिल्यापासून माझे मन तिच्यावर गेले आहेत परंतु ती मला प्राप्त होणे शक्य आहे का माझी अशी अवस्था झाली आहे ते ऐकून सुतार म्हणाला असे म्हणजे हे प्रेम प्रकरण आहे तर हरकत नाही यावरही आपण काहीतरी युक्ती शोधून काढू पुष्कळ विचार करून सुताराने ज्यावर भगवान विष्णू आडूळ झाले आहेत असा कळीच्या योगाने आकाशातून आपल्याला पाहिजे तेथे जाणारा पुढचा गरुड तयार केला साई भगवान विष्णूचा सा वेश घेऊन त्या गरुडावर बसवून जेथे वाऱ्या फेरीत कंचुकीच्या परवानगी शिवाय कोणाचाही प्रवेश होणे शक्य नव्हते त्या राजकन्याच्या महाराजाला राजकन्या जोपी गेली होती तिला उठवून तो म्हणाला साक्षात लक्ष्मीचा त्याग मी तुझ्या सहवासासाठी एक आलो आहे राजकन्या तो गरुड म्हणून विष्णु रूप धारण केलेली विभूती पाहून आश्चर्याने थप्प होऊन म्हणाली महाराज मी तर क्षुद्र मानवी पीटक आहे आपण त्रैलोक्यपावर परमात्मा असताना असे अनुचित कर्म करावयास कसे तयार झाला त्यावर साळी चटकन म्हणाला तू पूर्वजन्मीची राधा आहे म्हणूनच मी येथे आलो आहे मग तुम्ही माझ्या वडिलांना भेटा आणि मला मागणी झाला राजदन्येने सुचविले वेडे साळी म्हणाला जिथे माझे साक्षात दर्शन सुद्धा अशक्य तेथे मानवाची बरोबरी करून तुला मागणी घालू काय गांधर्व विवाहाने तू माझी मागणी पूर्ण कर तू जर मागणी मान्य केली नाही तर तुला शाप देऊन तुझ्या गुळाचे भस्म करणे मला कठीण नाही राजकन्या संभ्रमात आहे असे दिसतात तो, तो तिचा हात धरून तिचा रंग महाराज घेऊन गेला आणि त्या दोघांनी ती रात्र विलासोपोगात घाल दिली त्यानंतर रोज रात्री येऊन तो राजकन्याचा उपभोग घेऊ लागला अशा रीतीने काही दिवस गेल्यावर राजकन्येकडे पाहून कंचुतीला आला की तिला पुरुषाचा सहवास घडला असावा इतका कडक बंदोबस्त असताना कोण पुरुष येत असा विचार करी, त्याने एक दिवस आपली शंका राजा जवळ बोलून दाखवली कन्या ही राख संकटाची म्हणतात याचे अत्यंत मला आले म्हणायचे असा विचार करून राजा राणीचा सल्ला घेण्यासाठी गेला आणि तिला आपला संशय सांगून म्हणाला आपल्यावर दैवत कोपला म्हणायचा म्हणूनच आपली सद्गुणी मुलगी अशा वाममार्गाला लागली राणीने राजकन्येला बोलावून आणले आणि तिथे एकंदर रूप पाहून ती राजाने म्हणाली पुरक डंके तुला काय कमी होते म्हणून वाममार्गाला लागून तू अब्लशील बिहरविले कोणा दुष्टपुरुषाला आपला जीव नकोसा झाला म्हणून तो तुझ्या नवी लागला राजपन्येने हा सर्व भणीवार सहन करून नम्रपणाने भगवान विष्णूची सारी हकीकत सांगितली तो सर्व वृत्तांत इथल्यावर राणी हर्षफलाने राजाकडे जाऊन म्हणाली धन्य आहे आपल्या कुलाची आपल्या येथे साक्षात विष्णूच येतात त्यांनी आपल्या धन्यशी गांधर्व पद्धतीने विवाह केला असून रोज रात्री तेच येतात आपण आज रात्री आपल्या महालातील खिडकीतून पाहूया कारण देव मानवाबरोबर बोलत नाही राजालाही तो दिवस युगात अर्थ वाटला कधी एकदा रात्र होते असे त्यांना झाले रात्री ती दोघे खिडकीजवळ बसून मोठ्या आतुरतेने वाट पाहत राहिली आणि गरुडावर आरूढ होऊन कन्येच्या महालात गेलेल्या भगवानाची मूर्ती पाहून हो। कृतकृत्य झाली समृद्ध सागरातच आपण विहार करीत आहोत असे त्यांना वाटले आपले सारे मनोरथ पूर्ण झाले असे आनंदाचे उद्गारही त्यांनी काढले साक्षात भगवान विष्णूच आपल्याला जावई तेव्हा आता पृथ्वीवरील कोणाही राजाला आपण घाबरायचे कारण नाही असा विचार करून त्याने सर्वांशी फटकून वागण्यास सुरुवात केली जावयाच्या दोरावर त्याने सम्राटाला खंडणी देण्याचेही नाकारले त्याबरोबर त्याच्या घोटाळच्या सर्व राजांनी एकजूट करून त्याच्या विरुद्ध युद्ध पुकारले राजा आपल्या कन्नमार्फत जावयाशी संधान बांधू लागला विष्णूच माझ्या या दोरावर मी इतरांशी वैर धरले तेव्हा तूच आता आमचा आता आहे असा त्याने त्याला निरोपही काढला तो साडी खऱ्या विष्णूच्या आविर्भावाने म्हणाला तिथे काही दैत्यांना जबाब आल्यावर आनंदून गेला साडी मात्र चिंतेत पडला राजाच्या शत्रूंनी त्याच्यावर हल्ला केला एवढेच नव्हे तर राजधानीच्या तटापर्यंत त्यांचे मोर्चे येऊन बसले राजा विष्णूच्या आधारावर राहुल दररोज नाना प्रकारचे अक्तरे रस्ते फुले आणि निरनिराळी पक्वांने कन्येच्या महालात पाठवून विष्णू केव्हा प्रसन्न होतात याची वाट पाहू लागला शेवटी सोडून जाण्याचा करू लागला हातो वागम जितवा वा भोक्षसे महीम या न्यायाने तरी एकदा गरुडावर आधूळ होऊन शत्रु सैन्यावर जाऊन त्यांना दिसेल अशा तऱ्हेने हिंडावे म्हणजे कदाचित वासुदेव आपल्या मदतीला आला असे वाटून राजाचे सैन्य धीर धरून शत्रूवर प्रतिहल्ला करेल निर्विष सापाने देखील फणा उगारली की विष असो वा नसो तो भयंकर वाटतो तसेच आपल्या दर्शनाने प्रतिहल्ला झाला तर ठीक नाही तर आपला नाश होईल आणि हे देखील वाईट नाही कारण गाय ब्राह्मण व स्त्री यांच्यासाठी मृत्यू वक्रायची तयारी दाखवली तर अक्षय सुख प्राप्त होते असे जुने वचन आहेत दिवशी तारी दाबा झाल्यावर राजपन्हेला म्हणाला तुमच्या सैन्याला शत्रूवर हल्ला करण्यास सांगा मी त्यांच्या पुढे आहेत शत्रुसैन्याचा पराभव झाल्यावर मग मी तुझ्याकडे येईन आकाशातून मी शत्रुला मारणे योग्य नाही कारण रणांगणावर मृत्यू आला स्वर्ग मिळतो आणि हे सारे राजेचे पापी आहेत तर तुम्हीच त्यांचा पराभव करावा हे योग्य राजाला तो हर्षभरित होऊन शत्रुसैन्यावर तुटून पडला भगवान विष्णू अंतर्ज्ञानी होते त्यांना हे सारे दिसतच होते त्यांनी आपल्या दरुडाला बोलावण्यात दरुडा पाहिले राजगन्याच्या अभिलाषाने त्या साऱ्याने कळीचा गरुड निर्माण करून काय प्रकार केला आहे तो आता जर तो रणात मृत्यू पावला तर प्रत्यक्ष भगवान विष्णू मृत्यूमुखी पडले असे वाटेल हे काही ठीक नाही तर तू या नुडात संचार कर व मी साळ्याच्या आज्ञेप्रमाणे गरुडाने नकली गरुडात संचार केला आणि भगवान विष्णू चाळ्याच्या शरीरात करून त्या समरभूमीवर आले आणि त्यांनी राजांचा पराभव करून त्यांना निस्तेज करून टाकले अशा रीतीने राजाने विष्णूच्या सहाय्याने शत्रूंचा पराभव केला आता हे ढोंगुरे असा विचार करून राजाकडे गेला आणि त्याने राजाला रा प्रथमपासून सर्व हकीकत सांगितली त्याचा पराक्रम व चातुर्य पाहून राजा संतुष्ट झाला व त्याने त्याचे राजपन्हेबरोबर लग्न करून दिले साळी ही या सर्व सुखे भोगवून जीवन सार्थ करून गेला गोष्ट संपून दमनक म्हणून म्हणतो की युक्तीने ढोंगबाजी केली तर ब्रह्मदेवालाही त्याचा अंत लागत नाही दमनकाचे बोलणे ऐकून पर्यटक म्हणाला तुझा बुद्धिविराज तुलाच लखला नव्ह हो। यापुढे आपल्या बुद्धीवर आप विसंबून राहूनच काय करावे याचा विचार केला पाहिजे दमनक म्हणाला तरी देखील पिंगलक महाराज आणि संजीव यांच्यात फूट पाडणे तुला शक्य होणार नाही असे मला वाटते कर्टक म्हणाला यावर दमनक म्हणाला अरे कावळ्याने देखील जेथे सोन्याच्या साखळीच्या सहाय्याने कृष्ण सर्पाला मारले तेथे उपाय नाही असे कसे म्हणतो हे कसे कर्टक म्हणाला दमनक म्हणाला